वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग चोवीसा तो दुरात्मा रावण मनात हर्ष पाहून परत निघाला असा वाटे त्याने राजे ऋषी देव दानव यांच्या कन्या जबरदस्तीने पळवल्या कोणी देखणी मुलगी अथवा स्त्री बघितली की तिच्या हप्ताना मारायचे आणि तिला विमानात कोंबायचे असे तो करू लागला अशा रीतीने त्याने नागकन्या राक्षसांच्या असुरांच्या आणि मनुष्यांच्या तसेच यक्ष आणि दानव यांच्या कन्या, कन्या विमानात चढवल्या त्या सगळ्या दुखाने सारख्या अश्रू गाळू लागल्या त्या अश्रू म्हणजे जणू शोकरूपी अग्नितून निघालेल्या अग्निज्वाच नद्याने दसा सागर भरावा तसे ते विमान त्या सर्व सुंदरींच्या आणि शोकाच्या अशुभ अश्रूने भरून गेले नाग गंधर्व कन्या महर्षींच्या कन्या दैत्यने दानव यांच्या शेकडोने असलेल्या कन्या विमानात रडत होत्या ज्यांचे केस लांब आहेत अवयव सुडवले मुखे पूर्णचंद्रासारखे आहेत सणांच्या कडापुष्ठ आणि मध्यभाग हिऱ्यांच्या वेदीसारखा प्रकाशमान आहे रथाच्या कडाप्रमाणे भासणाऱ्या श्रोणी भागाने ज्या मनोहर दिसत आहेत तप्त सुवर्णाप्रमाणे ज्यांची कार्ती आहे अशा देवांगणा म्हटल्या जाणाऱ्या त्या सुंदर स्त्रिया शोकदुख भयाने त्रस्त झाल्या आणि त्यांनी टाकलेल्या निश्वासाने सर्व पेटल्यासारखे झाले ते पुष्पक कोंडून ठेवलेल्या अग्निहोत्राप्रमाणे दिसत होते दशग्रीवाच्या तावडीत सापडलेल्या त्या स्त्रिया शोकाने व्याकुळ झाल्या होत्या दिन वदन होऊन दिनपणे त्या सुंदरी पाहत होत्या मनात आले की हा खाणार तर नाही एक अत्यंत दुःखार्थ होऊन हा मला मारणार तर नाही असा विचार करू लागले आणि मग माता पित्यांचे भावांचे पतीचे स्मरण करून दुःख शोकाने भरून जाऊन त्या स्त्रिया एकत्र होऊन विलाप करू लागल्या मी नसताना माझा मुलगा कसा जिवंत राहील माझे आई माझा भाऊ शोकात बुडून गेले असतील आता माझ्या पती मी काय करू मृत्यू मला अभागिनीला घेऊन जा काय मी मागच्या जन्मी पाप केले होते बरे अशा सगळ्याजणी शोकसागरात पडून दुःखी झाल्या होत्या आणि म्हणत होत्या आता या आमच्या दुःखाचा शेवट आम्हाला दिसत नाही अरे देो या मनुष्य लोकाला याच्याहून अझम दुसरा लोक नाही कारण या लोकात आमचे पती बलवान रावणापुढे उगवत्या सूर्यापुढे नक्षत्रे जशी नष्ट होतात तसे दुर्बळ ठरले अरे रे हा अतिदांगा राक्षस याला वध करण्याच्या कामातच गोडी वाटते दुराचारात राहून याला स्वतःचा तिरस्कार वाटत नाही या दुरात्म्याचा विक्रम त्याला शोभेल असाच आहे पण दुसऱ्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करणे हे कर्म याला शोभत नाही ज्या अर्थी हा राक्षसाधम परक्यांच्या स्त्रियांशी रममाण होतं त्या अर्थी या दुर्मतीला स्त्रीकडूनच ओढ प्राप्त होईल श्रेष्ठ अशा साध्वी स्त्रियांच्या तोंडून अशी वाक्य निघताच आकाशात असलेल्या दुंदुभी वाजू लागल्या आणि पुष्पवृष्टी झाली स्त्रियांकडून सर्वस्वी असा शापित होऊन तो रावण तेजहीन आणि निष्प्रभ झाला तो शाप पतिव्रता साध्वींचा होता त्यामुळे तो उद्विग्न झाला अशा प्रकारे त्यांचा विलाप का पडत असतानाच तो राक्षस श्रेष्ठ लंका पुरुषेला राक्षसाने त्याचा सत्कार केला मग ती रावणाची बहीण भयंकर राक्षसी एकदम येऊन त्याच्या पुढे पडली रावणाने आपल्या बहिणीला उचलले आणि तिथे तो सांत्वन करू लागला तो म्हणाला भद्रे आल्याबरोबर तू माझ्याशी काय बोलू इच्छितेस बरे डोळ्यात पाणी आणून डोळे लाल करून ते म्हणाले राजा तू बलवान आपल्या बळाने तू मला विधवा केलेस राजा तू आपल्या पराक्रमाने जेही दैत्य रणात मारलेस ते चौदा हजार कालकेय म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्यात प्राणामने प्रिय असणारा माझा महाबलवान पती होता त्याला सुद्धा बापा तू भाऊ म्हणणाऱ्याने शत्रू होऊन मारलेस तू माझा भाऊ असून माझा सर्व केलास राजा तुझ्यामुळे आता मला विधवा असा शब्द लागला अरे युद्ध काय झाले तू आपल्या जावई वाचवायला नको होतास काय त्याला म्हणाले ला तेव्हा सांत्वन करीत म्हणाला मुन, पुरे पुरे वत्य आता रडू नकोस तुला कुठूनही भय बाळगण्याचे कारण नाही मी दान मान ममता याने यत्नपूर्वक तुला आनंदात ठेवीत युद्धाच्या मधाने धुंद होऊन मन ठिकाणावर न राहिल्यामुळे जय मिळवण्याची इच्छा धरून मी बाण सोडित होतो युद्धात लढत असताना आपले परकेयांचे ज्ञान मला राहिले नाही युद्धाच्या मदात मारीत असताना मी जावे याला ओळखलेच नाही त्यामुळे भगिनी तुझा पती युद्धात माझ्याकडून मारला गेला पण आता यावेळी जे तुझे हित म्हणून असेल ते मी करायला तयार आहे तुझा ऐश्वरयुक्त भाऊ खरं याच्याच वस्तू राहा तो तुझा भाऊ चौदा हजारांचा स्वामी होईल त्या राक्षसाना कोठे पाठवायचे कोणाला काही द्यायचे याचा त्या महाबलवानाला अधिकार राहील हा तुझा मावज हो खरं अधिकार संपन्न होऊन सदोदी तुझी आज्ञा होईल ते पाळणारा होईल तो शूर खर, तुझा पडता शब्द झेलेल इच्छा रेणारा राक्षसांचा हा स्वामी होईल असे म्हणून दशग्रीवाने त्याला चौदा हजार दे राक्षस देण्याची आज्ञा दिली त्या महाभयंकर दिसणाऱ्या राक्षसाचं तो खरं निर्भय होऊन त्वरित दंडकोनाकडे गेला आणि तेथे ते त्याने आपले निष्कंटक राज्य बनवले हो शूरपण हा त्या दंडकोनातच राहिली उत्तराखंडाचा 24 सर्ग समाप्त